पुस्तक बदलतं विश्व 2020, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट चौथी ऑनलाईन योगाचे वर्ग स्वातीने योगाचे वर्ग सुरू करून दोन तीन वर्ष झाले होते नामांकित संस्थेमार्फत तिने एक वर्षाचा योगा क्लास पूर्ण केला होता व ती आता चांगली तरबेद झाली होती तिच्या पतीची नोकरी चुटपुंजी असल्याने तिने योगा क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला होता योगेशने तिला प्रोत्साहन दिले होते एक हॉल मड्याने घेऊन योगाचे वर्ग सुरू झाले जाहिरात करण्यासाठी तिने भरपूर खर्च केला सुरुवातीला थोडा खर्च झाला तरी चालेल पण एकदा क्लासला येतील आणि पुढे मग संख्या वाढेलच याची तिला खात्री होती योगामुळे स्त्रियांचा बांधा सुडोल होतो शिवाय फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि योग ही एक जीवनशैली अवलंबली म्हणजे अनेक आजारांपासून दूर राहता येते सूर्यनमस्कार व प्राणायाम केल्याचे फायदे तर अनेक आहेत स्वातीच्या स्वतःच्या अनुभवामुळे तिला योगाबद्दल पूर्ण खात्री झाली होती एक वर्षापूर्वीच ती ब्रेस्ट कॅन्सर मधून बाहेर पडली होती पण योगाला सुरुवात केल्यापासून जे दुष्परिणाम शरीरावर झाले होते ते योगामुळे दूर होण्यास फारकाच पुन्हा उत्साह वाढला ताणविरयी जीवन जगण्यासाठी ध्यान मेडिटेशनचा तिला खूप उपयोग झाला म्हणूनच स्वातीने योग वर्ग सुरू करून स्त्रियांमध्ये योगाबद्दल जागृती करून त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे चांगले ठेवता येईल यासाठी हे वर्ग सुरू करण्याचे ठरवले पैसे तर मिळणारच होते शिवाय एक चांगलं कार्य आपल्या हातून घडतय याचा समाधान खूप मोठं होत शारीरिक व्याधी ऑपरेशन न करता योगामुळे बऱ्या होतात हे तिने प्रशिक्षणात पाहिले होते हृदयरोग उच्च रक्तदाब डायबिटीज हे तर नियंत्रणात ठेवायचे असतील तर योगाशिवाय उत्तम दुसरा उपाय हो नाही गुडघे दुखी टास दुखी कंबर दुखी पाठ दुखी या समस्या स्त्रियांमध्ये तर नेहमी दिसून येतात पेन किलर खाल्ल्या तर तात्पुरता आराम मिळतो पण यातून कायमची मुक्ती मिळवायची असेल तर योग हा त्यावरील सर्वोत्तम उपाय होय स्वातीच्या क्लासची सुरुवात पाच सहा संख्येपासून सुरुवात झाली तिची सामण्याची पद्धत व योगा करून घेण्याची पद्धत खूप चांगली असल्याने हळूहळू संख्या वाढायला लागली सहा महिन्यात पंधरा स्त्रिया योगाला यायला लागल्या तिचे हॉलचे भाडे निघू लागले मग तिने स्त्रियांच्या सोयीसाठी संध्याकाळी ही बॅच सुरू केली त्या बॅचला दहा बारे जरी यायला लागल्या वर्षभरातच चार पाच हजाराची मिळकत तिला मिळू लागली स्वातीने योगाचे क्लास सुरू केल्यापासून तिच्यामध्ये खूपच बदल झाला राहणीमान टापटीप तर झालेच पण सुडोळ बांध्यामुळे ती आकर्षक दिसू लागली स्त्रियांची चाळीशी ओलांडली की त्यांचे वजन वाढून बेडप दिसायला लागतात वजन कमी करण्यासाठी विविध उपायही करून पाहतात पण काहींचे वजन काही केल्या कमीच होत नाही अशी तक्रार असते यासाठी स्वाती महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वांची वजने घेत असे त्यांचा बॉडी मॉस इंडेक्स व फॅट मोजून ठेवी महिनाभरासाठी योगा प्राणायाम ध्यान व चौरस आहार अशी चतुर्श्रुतीचा अवलंब या स्त्रियांना करायला सांगत असे आहाराचा चाटही बनवून देत असे पोट भरण्याची भावना तर व्हावी पण त्याबरोबर शरीराला आवश्यक घटक रोजच्या हारात मिळाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक दिवशी कोणते पदार्थ समाविष्ट करावे हे तपत्यात लिहून दिले असल्याने त्याप्रमाणे स्त्रिया आहार घेऊ लागत महिन्यातून एकदा आहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन देईल ज्या स्त्रियांचे तीन ते सहा महिन्यात या योगाभ्यासात किती वजन कमी झाले किंवा व्याधीवर किती फरक पडला त्या स्त्रिया आपले अनुभव सर्वांना सांगत त्यामुळे सर्वांचाच उत्साह आणखी वाढेल वर्षातून सर्वजणी एखादी निसर्ग सहल आखून डबे घेऊन जात तेथे भरपूर चालून झाल्यावर डब्यातील पदार्थांचा आस्वाद घेत एकंदरीत स्वातीचा आता खरा जम बसायला लागला होता त्यासाठी योगेशची साथ होतीच आता आणखी एखादी बॅच वाढवावी का अशा बेतात स्वाती होती मार्च महिना संपला की मुलांना लागतात एप्रिल पासून मुलांसाठी एखादी बॅच व स्त्रियांसाठी एखादी बॅच सुरू व्हावी यासाठी तिने पत्रक तयार करून छापायला टाकली ही पत्रक पेपरमधून द्यायचे ठरले आणि त्याचवेळी कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्याने तो पसरू नये यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाली हळूहळू एक एक गोष्ट बंद व्हायला लागली जिम व योगा वर्गही बंद झाले स्वातीला आता घरात बसून राहण्याची पाळी आली ऐन उमेदीच्या काळात हा धक्का म्हणजे स्वातीच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्यासारखे झाले आता घरात आर्थिक चणचंत सुरू झाली आणि स्वातीची चिडचिड होऊ लागली ती घरी एकटी योगा करण्याचा प्रयत्न करे पण तिचे चित्त एकाग्र होतच नसे नानावीन प्रश्न मनात साख येत किती दिवस असे बंद राहणार पुढेही क्लास व्यवस्थित चालू होईल का आणि तोपर्यंत करायचं तरी काय म योगेश म्हणाला अशी चिडचिड करून उपयोग काय यावरही तू तोडगा थो शोधण्याचा प्रयत्न कर स्वातीलाही त्याचं म्हणणं पटत होत मग तिच्या मैत्रिणीचा फोन आला तू क्लास ऑनलाईन का घेत नाहीस स्वाती म्हणाली कसं शक्य आहे अगदी शक्य आहे तू विचार कर आणि बघ अशा या परिस्थितीत तुला ही सुवर्ण संधी चालून आली आहे असं समज मग स्वाती कामाला लागली ऑनलाईन क्लास घ्यायचा म्हणजे मोबाईल मध्ये अॅप डाऊनलोड करण्यापासून स्वाती मन लावून शिकू लागली क्लास क्लासमधील सर्व योग साधकांचा सा ग्रुप तिने तयार केला त्यावर लिंक पाठवून क्लास घ्यायला सुरुवात केली क्लासमधील काही जणांना ऑनलाईन क्लास घेणे काही पटत नव्हते आपले काय चुकते यावर स्वाती कसे सांगणार असा प्रश्न त्यांना पडला होता काहींचे मत मग टीव्हीवर बघूनच करायला काय हरकत आहे इथे पैसे कशाला द्यायचे त्यांचेही प्रश्नही विचारात घेण्यासारखे होते नवीन गोष्ट आस करायला वेळ लागणारच होता हे देखील स्वातीला कळून चुकले होते तिने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समर्पक रीतीने सर्वांना दिले क्लासच्या वेळी मी प्रात्यक्षिक दाखवीन त्याप्रमाणे तुम्ही मोबाईलमध्ये बघून व ऐकून व्यवस्थित करायचे आहे आणि तरीही कुणाचे चुकत असेल तर माझी मैत्रीण मोबाईलमध्ये बघून कोणाचे काय चुकते आहे हे क्लास संपल्यावर सांगेन एक तास सर्वांनी मिळून योगा करताना कंटाळा येणार नाही घरात एकट्याने करायचे म्हटल्यावर रेग्युलर करारच याची खात्री नाही शिवाय दररोज नवीन आसनांचा सराव करून घेतला जाईल प्राणायाम ध्यान रिलॅक्सेशन हे देखील घेतले जाईल त्यामुळे घरात राहूनही तुमचे शरीर आणि मन ताजेतवाने होईल दर महिन्याला आहार कसा घ्यायचा ते देखील सांगितले जाईल पंधरा दिवसातून गेट टुगेदर होईल प्रत्येकाने अनुभव सांगायचा क्लासमुळे काय फायदा होत आहे ते सांगायचे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन क्लासची फी फक्त तीनशे रुपये असेल यामुळे क्लासची संख्या हळूहळू वाढू लागली क्लासला येणाऱ्या स्त्रिया त्यांच्या मैत्रिणींनाही सांगू लागल्या स्वातीनेही तिच्या सर्व ग्रुपवर माहिती व सविस्तर योग वर्गाविषयी मेसेजेस टाकले शहरातीलच नव्हे तर देश विदेशातील अनेक स्त्रिया या योग वर्गाला जॉईन झाल्या खेड्यात अशा योग क्लासची सुविधा नसते त्यांनाही योगा क्लास करता येऊ लागला वेळे अभावी व वे क्लास दूर असेल तर स्त्रियांना क्लास करता येणे शक्य नव्हते त्याही या क्लासला जॉईन होऊ लागल्या स्वातीचा आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय उत्साह द्विगुणित झाला स्त्रियांच्या सोयीनुसार तिने दिवसभरातून चार बॅचेस केल्या मुलांसाठी एक बॅच केली मुलंही लॉकडाऊन असल्यामुळे घरीच होती त्यांनाही व्यायामाची आवश्यकता म्हणून मुलांची बॅच फुल झाली घरी बसून एकत्रित रीतीने अशा क्लाससाठी सर्वांना एकत्रित येण्याची ही आयडिया बेस ठरली होती वेळ व पैसाही सर्वांचा वाचला होता काही गोष्टींची उणीव जरीर होती पण त्यापेक्षाही अधिक फायदेच या बेच मध्ये सर्वांना जाणवू लागले स्वाती आणखी नवनवीन क्लाससाठी काय करता येईल याचा विचार करू लागली तिने मुलांसाठी ऑनलाईन योगासन स्पर्धेचे आयोजन केले मुलं त्यात उत्साहाने सहभागी झाली आपल्या मित्रांनाही त्यांनी स्पर्धेविषयी सांगितले स्पर्धा उत्तम पार पाडली स्वातीने स्पर्धेनंतर सर्व मुलांसाठी व्यायामाचे महत्व यावर तज्ञांचे व्याख्यान आयोजित केले व बक्षिसही जाहीर केले कौतुकाची थाप जरी या कार्यक्रमामध्ये शब्दांनी व्यायामाचे महत्व ऐकत मुले भारावून गेली स्वातीलाही खूप समाधान वाटले पुढच्या पंधरा दिवसात तिने स्त्रियांसाठी हेल्दी डायट स्पर्धा ऑनलाईन घेतली यामध्ये स्त्रियांची चढावड लागली अर्धा तासात पौष्टिक रुचकर व वजन न वाढता आरोग्यदायी ठरावा असे पदार्थ स्त्रियांनी बनवले हे सर्व ऑनलाईन असल्यामुळे चव जरी चाकता नाही आली तरी एकाच वेळी अनेक पदार्थांची माहिती सर्वांना झाली पाक कौशल्य वाढले स्वतःच्या हाताने बनवलेला रुचकर व पौष्टिक पदार्थ कुटुंबातील लोकांना खाऊ घालण्यास समाधानही मिळाले क्लासमध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यात स्वातीला चांगलेच जमत चालले होते तीन चार महिन्यातच क्लासची संख्या तीन झाली व कमाई वीस पंचवीस हजारापर्यंत जाऊन पोहोचली स्वातीला एक असिस्टंट म्हणून तिचीच मैत्रीण स्त्रेया काम करत होती त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेणे फी जमा करणे व देखरे, असे करून तिलाही रोजगार उपलब्ध झाला होता स्वाती आता एकूण पाच बॅचेस घेत होती चार स्त्रियांच्या व एक मुलांची बॅच घेत होती एक महिन्यानंतर स्त्रिया जेव्हा आपले अनुभव सांगत तेव्हा स्वातीला अतिशय समाधान वाटू लागले नाही तर लॉकडाऊनमुळे आता वजन नक्कीच वाढेल असे वाटत असताना ऑनलाईन योगा क्लासची संकल्पना प्रत्यक्षात येऊन त्याचे रिझल्ट ओसंडूर वाहत होता योगामुळे गुडगे दुखी कंबर दुखी व पाठ दुखी या स्त्रियांच्या तक्रारीवर योगासन रामबाय उपाय ठरत होता देश विदेशातून स्त्रिया त्यांचे त्रास कमी झाल्याचे सांगत स्वाधी अधिकच भारावून जाईल घरी असणाऱ्या वृद्ध स्त्रिया क्लासला जाऊ शकत नव्हत्या त्या घरच्या घरी बघून योगासनं करू लागल्या आणि त्यांना भरपूर आराम वाटू लागला लॉकडाऊन संपला मात्र स्वातीचा योगा ऑनलाईन क्लास जो मात सुरू झाला होता तो कायमचाच